भरलेली ती भर सभा पाहिली आसनावर त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार भरलेल्या आर्यांची ती उत्कृष्ट सभा वस्त्र आणि अंगांना लावलेली रंगी तुटणे याने झगमगत होती तसेच ती विध्वजनाने पूर्ण असलेली सभा मेघ दूर पूर्ण चंद्राचा रात्री सारखी सद दिसत होते राजाचे सर्व अमात्य मंत्री इत्यादी यांच्यावर दृष्टी टाकून ते धर्मवेत पुरोहित भरताला मृदपणे बोलले तात महाराज दशरथ धर्माचे आचरण करीत स्वर्गाला गेले त्यांनीही धनधान्यांनी भरलेली विशाल पृथ्वी तुला दिली आहे त्यांच्यासारखाच राम सत्या त्याने सज्जनांच्या धर्माचे पालन करून उगवता चंद्र आपल्या प्रभेचा अमात्यासह भोग आणि सत्वर अभिषेक करून घे उत्तरेकडचे पश्चिमेकडचे आणि दक्षिणेकडचे तसेच समुद्राच्या बाजूच्या अपरात प्रदेशाचे कोटी, -कोटी तुला नजराणा म्हणून रत्न देऊत ते भाषण ऐकून भरत शोकाने भरून गेला तो धर्मज्ञ धर्मेच्या धरून धर्म, मनाने रामाकडे गेला कंठ सदगतीत होऊन तो कलहंसाच्या स्वराप्रमाणे स्वर असणारा युवक शेलाप करू लागला त्याने पुरोहितांची निर्वत्सना केली ब्रह्मचर्याचे पालन करणारा पूर्ण विद्या केलेला धीमान धर्माविषयी नित्य प्रयत्नशील असणारा जो त्याचे राज्य माझ्यासारखा कोण हरण करू शकेल दशरथापासून जन्माला आलेल्या राज्याचा अपहार रा कसा होईल राज मी दोघे रामाचे तुम्ही धर्म इथे बोलावा दिलीप नहुशांच्या थोरवीचा तो ज्येष्ठ श्रेष्ठ धर्मात्मा काकूचे दशरथाला दसे मिळाले त्यारीतीने रीतीने राज्य प्राप्त करून घेण्याला पात्र आहे अनार्याला शोभण्यासारखे स्वर्गाला अपात्र करणारी पाप जर का मी करील तर या ईश्वाकूच्या वंशात मी पुलांगार म्हणून लोकात मानला जाईल जे पाप आईने पसंत मी दुर्गम वनात त्याला हाथ जोड़े नमस्कार मी कर दोन दो श्रेष्ठ तो राजा तीन ही लोग ते त्याचे धर्मयुक्त पूर्ण ऐकून रामाच्या ठिकाणी चित्त जळलेल्या सर्व सभासदांच्या डोळ्यातून हर्षाचे आश्रय लागले जर आर्य रामान आणला समर्थ झालो नाही तर मी जसा राहिला आहे, आहे तसाच तेथेच वनात वास करेन पण त्याला आग्रहपूर्वक वनातून परत आणण्याचे सारे प्रयत्न आपण सद्गुणांचा आचार करणाऱ्या सज्जन आर्य मिश्राच्या देखकने करेन वेटविगार करणाऱ्या मजुरांना मार्ग शोधकांना आणि रक्षकांना मी अगोदरच पाठवून दिले आहे तिकडे जाणेच मला भ्रातृत्त अशा सुमंत्राला म्हणाला सुमंत्रा झटकन उठ आणि माझ्या आज्ञेने सत्वर प्रवासाची आज्ञा कर आणि सैन्याला एकत्र आण महात्म्या भरताने असे सांगितल्यावर सुमंत्राला अत्यंत आनंद झाला आपल्याला हवेचे होत आहे असे वाटून त्याने त्याच्या ते आज्ञेप्रमाणे सर्वांना आदेश दिले अमात से ते मंत्री सैन्याचे सेनानायक इत्यादी सर्वांना रामाला परत आणण्याकरता प्रवास करण्याची आज्ञा झाल्याचे ऐकून आनंद झाला मग सर्व योद्ध्यांच्या बायका प्रवासाकरता जायचे आहे हे करताच हर्षित होऊन घरोघर गर आपापल्या पतींना त्वर करू लागला त्या सेना आपल्या बायकांसह सगळ्या सैन्य परिवाराला सूचना दिली ते सैन्य सज्ज झालेले पाहून भरत गुरूंच्या पुढ्या शेजारी असलेल्या सुमंत्राला माझा रथ लवकर घेऊ नये असे म्हणाले भरताची आज्ञा घेऊन आनंदित मनाने उत्कृष्ट घोडे जोडलेला रथ घेऊन तो उपस्थित झाला सत्यनिष्ठ सत्याने दृढपणे चालणारा प्रतापशाली भरत स अत्यंत उचित असे बोलला होता महारण्यात गेलेल्या यशवंत वडील बंधूचे मन त्याला वळवायचे होते भरत म्हणाला सुमंतरा तू झटकन उठून सैन्य जमवण्याकरता सेनाप्रमुखाकडे जा करता, सेना जा कारण वनात असलेल्या रामाचे मन जगाच्या हितासाठी वळवून त्याला मी परत घेऊन येऊ इच्छितो भारताची ही आज्ञा झाल्यामुळे आपली इच्छा पूर्ण झाली असे मानून तो सुतपुत्र सुमंत्र सर्व मुख्य मुख्य आमात सेना प्रमुखांना आपण सांगून आला मग घराघरामध्ये क्षत्रिय वैश्य शुद्र ब्राह्मण तयार झाले आणि जाने ज्याने आपापले उंट रस खेचर हाती आणि उत्तम जातीचे घोडे यांची जोडणी केली अयोध्याकांडाचा बेन शेवा सर्ग